मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे गोविंद हरे हे विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे नारे श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण कुंदरामोदय विश्वनाथ जुंदरामोदय विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे पुरारे श्रीकृष्ण गोविंद हरे पुरारेनाथ नारायण वासुदेव हे नाथना जुंगदा विश्वनाथुंगामोर विश्वनाथ मृंद विष्णु भगवन नमस्ते विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरेमुे श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युंन्नतामोदल विश्वनाथ प्रद्युन्नतामो दर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण ारायण वासुव प्रत्युन्न दामोदल विश्वनाथ प्रद्युंड दामोदल विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हेवराय गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव विश्वनाथ विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते विष्णु भगवन नमस्ते मुकुंद विष्णु भगवन नमस्ते मंद विष्णु भगवत नमस्ते कुंद विष्णु भगवन नमस्ते विष्णु भगवन नमस्ते पुंडा अंगनाद राजा अतिशय सत्प्रवृत्त आकार संपन्न ईश्वरनिष्ठ प्रयत मुझे पत्नी ये अत्यंत प्रेम करा विचार साफ देना पत्नी है ऐश्वर्य मानवीय जीवन लौकिक जी सुख है सौकिक सुखा वे राज कमी नहीं पण प्रपंचात गणितच वेगळं आहे का म्हणजे आमचं आणि संसारात घेतलं शंभर दुःख वगळ जात आणि मायान दुःख जात हे प्रपंचा किंवा एक दुःख आहे शंभर दुःख आहे शंभरात एक दुःख वगैरे नव्याने दुख समाधान रह सारा विचार है आप विचार करा आपका आनंदा नहीं है समय आपला त्याच्यामुळे अर्धा काय अर्धाने तुम्हाला सांगा काय करावं अर्धाच भरलेला आहे अर्धा भरलेला आहे अर्धा भरलेला आहे याच दुःख का आमच्याकडे भरलेला आहे याचा आमदार पण आमदार भरलेला आहे हे सुद्धा आपण आमदार त्याच्यात तू मला भरतो आणि आमदार भरलेला असताना आपल्याला मात्र तुम्ही कामात काही विलक्षण होईल या काय तुम्ही आता पण चरासारखं नाही दुःख खिन्नता समाला त्याच्या वेळेला नारायणची स्वारी त्यांचा आग्रह झालं सेवा आदर कर स्वागत पण सगळे आपण मला आहे मला शून्य होतात आम्ही काय निर्मत दसरा काय करून होतो काय होतो चक्रवर्ती गुरुजी मला सगळं तुम्ही वाट वाटत अंगराज्याची ती आणि बाबा महाराजांनी पुत्र जरा घेतला काही उपाय बाबा तुला पुत्र आपण जर पुत्र काम की यंत्रारायण प्रसन्न आहे तुला प्रसाम मिळाला पुत्र दिला तुला सांगावं आहे की तो पुत्र असण्यापेक्षा नाही जीवन चालणार नाही का पुत्रही ना हा मग शिक्का सभाळणार आहे तो पुतका जाईल ना मुला तरी स्वत त्यात पुढाकार घेतला त्याचा दाम वृष्टी पार पडते अरे आपण कर्तृत् कर्म याचा दाम पार पडेलच पड़े नही त्रुटी रा तरी पद मिल आणि मेळालं तर ते दोघांनी लहान मुलाचे पाय पाया दिसतात तसा त्या मुलाचं नाव बोलतो लहान अर्थानं बरोबर केळरी विचार आते हा त्यांच्यावर खेळायचा नाही मारायचा चिंबटे यायचा ओलखाडे फाळायचा त्यांचे कपडे फाडायचा त्यांना कधी नदी जगित वेगन झोपायचं अंगा म्हणजे नारद म्हणला तिथे नव तासून आला पुत्र आपल्या नशीबी आला कोणा आईबाबांना आपला आई बाबाची इच्छा असती म्हणला ज्याला तीन लोक घेणार असं प्रत्येकाला वाटत कुठल्या सगळ्यांच्या भेंडाची लोक लागायला काही दिवस लागणारे ड्युटी निघतात त्या राजाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अरे राजपुत्र आहे माझ्यानंतर या राज्याचा वादच आहे तेव्हा जबाबदारी सोड असलं वागलं वीज वाट वा पहिले काळी पंत काल आई सुता भगवत का सिद्धांत शहरा उपयोग किया मठा भी होती हाँ राम रामा उघत न्या मला प्रश्न करूया गोड काढलं नाही तरी मरण मिळणार मग काय सांगतो तुम्हाला एका रामनवमी या दिवशी विचारा जन्मकाळ दोन तीन तासावर आलेला आठवतो ना बघितलं आत्ता घडत बसू नका घरात उत्सव आहे रामाला जन्माला घालू मग वेळ काढून जीवनाचं जास्त तो बिघडण्याची शक्यता त्यावर काही उपयोग तस काही परिणाम नाही आज याचा परिणाम असं काय काढत त्याला बी का मुलाचा राज्याचा काय काय नको म्हणतात काय बघायचे होते काय म्हणल्या नशी सांगायचं होता आणि कसिलाय कधी तरी काम करता रामंद्राच्या सुनीशी मातीला आणि एक दिवस सगळं त्याग करून तो अपने आयुषा कर आत्मा जब सर्व सही है तुम सोटा शब्द समझा योक आप ही आप संसार धी धी प्रेश। है। तो एक कौतुक अपन प्रेम मु आम नहीं आनता शिक्षा दंड तो मैं सामाला वायर में होता मुला मुलामध्ये काय का माझी प्रेम आपला तुझा होत ना कळत होत कोण सूत्र प्रेम प्रेम आता सिंहास ऋषिमंडला तरी आए वारे राज्य का है प्रत्यक्षरित साधु संकर ऋषि मुनी महात्मे अंकुश होता निरंकुश होता नंकुश चाहे लोग आपल्याकडे ज्ञान होऊन गेले तसा एक प्लेटो नावाचा तत्वज्ञ होऊन गेला त्या प्लेटोच एक वाक्य असले तो प्लेटो असतो आज पुराव करतो अगर राजे राजकीय सत्ता यांच्याकडे तत्वज्ञ करत आहेत सध्याची राजसत्ता तत्वज्ञानांच्याकडे नाही आहे आणि ज्या आहेत ते तत्वज्ञानी नाही त्यांना आपण ज्ञान आहे आपलं दुर्गदैव आहे राष्ट्राचं दुर्दैव आहे ऋषी मंडळांनी काही कामा करणार नाही आवडच मुला ऋषी मंडळाचे शासन कोणत नाही ना त्यामुळं आपणाऱ्या कोण करणार शासन कोण करणार म्हणे कसे सिद्ध करणार राजा उपदेश केला आणि राजावर असल्यावर त्यांनी केला मला असं ठोक आहे मला असं माहित आहे की या मनावरती जो राजा असतो तो प्रत्यक्ष विष्णू समान असतो याचा काय विष्णू आहे भगवंताची आरा उपासना भक्ती सेवा करण्याचं कारण नाही माझी सेवा करा माझी उपासना करा माझी आराधना करा मीच विष्णू आहे कृषी मंडळाने पुन्हा समजावून सांगितलं बाबा असं म्हणून होऊ नको अरे वो लक्षा है शब्द नहीं ऋषि मंडला आपका मारला खे आहे तिने आपल्या मुलाच्या कडेवर आवड करून दिलं नाही लोखंडाला माझ्या कडे सारख्या पात्रामध्ये काहीतरी काजेची स्वत रूप लांटा असावा त्यात दोन बात ने आगे तो अवस्था म्हणजे राजा नाही म्हणून केला तरी तीच अवस्था करायचं काय हा व्यवस्था असं वाढतच नाही ऋषी म्हणून खूप विशार केला आणि ते म्हणू लागले की ह्याच्या मातेनी प्रेमापोटी आमचे संस्कार आपले संस्कार करून दिला नाही एक प्रकारे इष्टापर्यंत म्हणजे काही आपत्ती ज्या असतात त्या इष्टा असतात म्हणून म्हणून गोष्ट एक राजा आणि मला शिकावी शिकायचं राज्याला जखमा झाली देव करतो तू बऱ्याकरता राजा कुठे पुन्हा राजा तोंनी धरवला देवीला बोल पण बआ राजा त्या राजाच्या प्रधांज दे खरच बस माणस त्याच मोकळ मोक प्र झाल्या तुम्ही देव करतो बऱ्याकरता म्हणला त्यामुळे आज मी बळी गेलो नाही पण प्रधानजी तुम्हाला भोसीन राहत तुम्ही असतो इष्टाप्रिय काय म्हणून सांगितलं म्हणजे येणारे आलेली आपत्ती सुद्धा सुतारा कारण हो असं त्यांचं लक्ष आहे नाही त्या कलेवराची जी मांडी डावी त्या मांडीचं काही मंथन ते आपल्याकडे मोठ्या इष्टीमध्ये अग्निनिर्माण करायचंय आपला आरोप सध्या मंथन करून वाचनात नाय वैदिक शास्त्र आणि लिख्या आहे तस इथे मांडीच मंथन केले आणि ते मंथन केल्यावर एक काळा म्हणत्या चपक्या नाताचा जाते है। के के तक राख के एक निर्माण भाई पाप हो ते पाहिल्या द्वारा पाप आणि शरीरातलं योग्य नाही आपल्या लोकांच्या नाव रहा त्या नसणाऱ्या परंतु आपल्या दळ्यात जे काही यंत्र आहे अरण्य आहे त्यात तू आणि त्यांच्या अंगावरती बोर्ड चिंडी शिवत नाही निशाला नंतर पुन्हा पुन्हा त्या मंथन केलं आणि उजव्या बाबूचं मंथन केल्यानंतर त्याने दाम्पत्या हा जो पुरुष निर्माण झाला पुरुषबाबत त्याचं नाव धर्म पत्नी अंशा अवतार है अवतार अंश अवतार अंशात्मक अवतार शक्ति होता आवेश होता कला होता पूर्ण होतात पूर्णतः मला मी म्हटलंय काळी न बदलता उच्चार बदलताना अर्थांत आता अंशात्मक भगवंत असा अवतार आणि आदिती लक्ष्मीचा अंशात्मक रूपात प्रकट झालेली असते आणि विष्णू लक्ष्मी स्वयंपदे पृथ्वीराजा सगळी आजीच्या ऋषी मंडळाने उदयताना राज्याविषयक केला आणि त्याप्रसंगी कित्येक देवदेवतांनी त्या उदयताना राजाला देवी बनणारे कितीतरी वस्तू अत्यंत प्रेमपूर्वक आशीर्वाद पूर्वक राजा कुणी कुणी आचार्य दिल्या कोणी चौऱ्या दिल्या कुणी श्री दिली कोणी अस्त दिली कोणी बहुमते अलंकार दिले राज जन्म दिला कोणी असं राजा आपल्या आमच्या घराने आपल्या पराक्रमाने आपल्या राज पद्धतीने प्रजेला आणि सुख देत असतो प्रजेचं रंजन करत प्रजेला सुखी देत असतो नाव राजा राजा है, आज की ही महारानी अनेक भाग, सेव भेवक सत्कार करता त्या राजाने केलेला त्या राजाच्या वर्णन गुणगाम पोशाव आणि हे महावन चारण यात्रे भाप सारे आजच्या राज्याचे झाल्या आपण मी कशा राज्य विदेशी माझं काही आधार राज्याचा आधार उत्तम केलं म्हणतात चाणक्यानी त्याची काही लक्षण झाली त्याचं एक लक्षण पुढे प्रश्न कमी कमी कर आणि महिलेला जास्तीत जास्त सुविधा हे सुद्धा राज्यपाल सांगितलं ना कराशी करत आहे सुविधा रस्त्याने सरळ चालू जाता येईल आता रस्ते तुला कमीच कमी कर जास्तीत जास्त झालं की धर्मी असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत अन्नबीज तुर्णबीज औषधी वनस्पती खनिज वगैरे त्याच्यापेक्षा देण्याला हाय प्राय तुम्हाला इतकं न्याय नाही धर्माची राज्य करत असताना धरणी माते असत आकडता धरणी मात्र मी जसा कृपाला आहे न्याय प्रिय आहे आणि दर्ज करण्यामध्ये तितकंच करत होते तुझी क्या आती है कमी है अपमान है अवमान है ना तू म करना है विनंती है आती तो, दे दे तो नहीं तुला दंड के बघार तुझ बाप आहे पण नापणा नाही चाल पृथ्वी तो राजा माझ्याकडनं जर तुला पाहिजे असेल औषधी वनस्पती हव्या असतील औषधी दिली हवी असतील तर पहिली गोष्ट तुम्ही करायला पाहिजे नांगणाच्या द्वारा दिली मशीन नव्हती त्यावेळी तू माला जास्त समय पाजे पात्र उत्पन्न तुला तू जा छोटे छोटे जमीनला बंदी कर ना बंदी ब जमीन की माती मे भूल है मील टिकल टिकला माती नहीं है रात माती है काही दिवसांनी या जमिनी काही घेणार नाही शाप नाहीये पण अंदाज हे असं काय जर गुरु महाग्रमाणे अशी व्यवस्था दुसरी गोष्ट आकाशात भगवंताच्या कृपेनी वरुणराजाची जी कृपा होते त्यातलं बहुत पाणी हे वाहून जात तो क्या क्या तू वाहित क्या त्याला पडलेलं पाहिजे ते तू पहा उपाययोजना कर छोटे छोटे बाप घाल नद्यानाद्याना ओढ्याना वसंत दादरची कल्पना नाही झरणी माती पृथ्वीगायला सांगितलेलं होतंय मोठी वाढ छोटे छोटे आणि जिथं पाणी तिथलं होत कुठतरी वाट केला न ब्रिटिश आमदार तलात असणारा राजवाडी तलाव थोडा प्रचंड चला तलाव पाणी आहे पण आत्ता तला त्या पाण्याचा उपयोग नाही गाडीवाडी आण मोठे मोठी लग्न आम्ही म्हणलं पाहिजे चौथी वस्तू मोठी शहर बसवण्याच्या भागवडीत बनव छोटी छोटी गाव असतो आणि ते गाव असं असत कि ते गाव पूर्ण असलं पाहिजे महत्वाच्या चार गोष्टी धर्मी मातेने पृथ्वीराजावर पृथ्वी अंमलबजावणी केली आहे आणि त्याच्या परमानंदे असे आनंदाने प्रजा आनंदी सुख समाधान शांती सुरक्षा आणि आता पृथ्वीराजांनी राजाच्या वंशामध्ये प्रशेषच नावाचे पुत्र निर्माण झाले त्या प्रचारित आणि सरळ वृत्ती होती ना प्रवृत्ती मारणाऱ्या त्यांची धाव होती ते जन्मत निवृत्ती माझे प्रधान असे होते या प्रत्येकांची संचिन गाजवणी झाली नारदा त्याला बळ म्हणून देचा उपदेश केला मग तर ते आयुर् जीवनातून मुक्त झाले पुन्हा आपली झोनी मुलाची निवृत्ती मागवण्यात आली त्यांनी पुन्हा आणि आपण निर्मितीची त्यांची नागरिक मागणी वाटावली राहुला नार नारुळा सगळ्या मार्गावर तुम्ही नियुक्ती मार्गाला हवणार तुम्हाला काम दिस एका ठिकाणी तुम्ही फार कारण राहणार नाही तुमच्या नशी सारखा पुणे पुत्र आहेत त्याच्यामध्ये पुत्र यज्ञ यज्ञ आव यज्ञान येत त्याला लाव प्राचीन बंदी ध्वनी म्हणजे तो अपने स्वर्ग दिव्य दिव्याच्या दिव्य भोग मिळाले काय सांगते मला खिणे मरके लोक मिसती अख्याची पावती सरे इंद्रपणाची घाटात गाडी बंदू भेटली त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही काम करत असताना गाडी उतारावन खाली येऊ नये चार आपण इथो म्हणतात त्याला आणखी होती जाणीस कमी कमी होता होता बॅलेस मिळून जाणे पुणे म्हणते होतो हवा घालण्यासाठी नाही ज्ञानेश्वर थंड हवा काय तुम्ही तुम्हाला न सांगतो ना महाबळेश्वर दुपारी थंड नसत मला एकदा असतो महाबळेश्वरला सुद्धा रात्री वातावरण एकदम बदलतो दिवसा दोनच तापलेले आमच भंगी होतं त्या मंगल ते हवा पाहण्यासाठी शेजारी होतो रामराणी पर्यंत एक दिवस ती सगळं सामान कोण गाडीवर तुम्हाला काही धर्म नाही आम्ही जेवढे पैसे आणले होते ना आता मुंबईला जायला पर्यंत तेवढा पण ते आवायच तुम्हाला काही धर्म नाही जोपर्यंत पुण्यास आहे पुण्यामध्ये बाहेर पडला शेत पुण्यामध्ये बाहेर म्हणजे पुण्य नावाकडे उमां पाप्तिंग श्वर्णावादा पापा की तो पापा इसाफ नहां? तो पुछ पुछ के तो जो पापा है? आपिदा है? पापो yeah. अर्जुनाँ मातो येदे इस पादिए तो इस जपुन्ये दरा आता अर्जुनाँ जह जह देदा दिन मातला तरु हा सगळ्या वेगांच सुतींच शास्त्रांच आठ आल्यानंतर मनुष्यांकडून ज्ञान मिळाने दिलेला सुंदर विचार आहे ज्याला जे आहे ते मिळवावं पण विचार करावा म्हणून प्रत्येक मतरी चालीस लाख रुपये बोकर काय करतील काही सांगता येत नाही म्हणले या विचाराचं कस होणार माझे करतो वेगळ्याला स्वागत केलं नारायण वेगवेगळ्या जरा आकाच्या नारळ म्हणतात उभंकडे आपल्या तो प्रत्येक घटनामध्ये लोकपासून आले असताना आमच्या तीर्ष सिंगांनी तुझ्या देहाणी करून काव बदल आम्हाला माणसानं तुला वय वाटलं ना ते विषय पाहिलं त्यांनी आणि तो घ्यायला दिसला आणि नारदांनी सांगायला सुरुवात केली तुम्ही श्रीमंत भागवत असं म्हणलेलं आहे तुला एक नाही गोष्ट म्हणता येईल आणि गोष्ट तुला आवडत नाही सगळ्यांनी प्रिय लहान मोठ्याना अवघ्या गोष्टी प्रिय गोष्टी वेळेला पुरंज नावाचा येत राजा तरुणावा उपजनामध्ये माणुशावर वर्णन तुरे केलं युवा बलदंड शिकलाय बोललेला आकार संबंध निर्व्यासनी उत्तम असा हा तरुण त्यामुळे एक नवीन राजधानी बसलायची होती नवीन राजधानी मुंबई राजधानी आणि त्या राजधानीसाठी त्याला ते भूखंड पाहिजे होता चांगला उत्तम सर्व पुराणे युक्त असतात इथं का असं का तसं काही मनाला येत नव्हता कोणताही तरी प्रवेश बड़ा का भूखंडी रात दो युक्त भूखंड तो अतिशय कंठस असा जो मित्र होता ज्ञान असं ते मित्राला भूखंड मिळाल्याचा में विसरला मित्र आला ना भूखंड मिळाला त्याला पटला ज्ञान केला असं दिलाय किती आहे कशी योजना करावी राजधानी कशी बसवावी त्यांच्या भूप्रदेशामध्ये सुंदर बघीचा किती पूर्जा झालं तिची पूल उत्तम रचना उत्तम आयोजन किती पुष्पवालिका होत्या किती विश्राम होती सुंदर बगीचा त्याला बाबेची शोभाण्यात आणत असताना त्या बाबेमध्ये अतिशय लावलं संपन्न वयात आलेली अशी एक राजकन्या सुकुमार नड़े की होते आणि के सग सा, ते सा करना चुढ़ आपण तिला पाहिलं मागतो प्रेमात पण तिच्या आणि तुम्हाला असतो म्हणा आवडली माझी तुला विनंती की तूही माझा दाल करावा आपण वयचा विवाह होतो या भूतळावरती सर्वच नाही सुख आहेत ना सगळी सुख हा होऊन तुझ्याकडून होतली तू हो त्या कोणात त्याच्यावर अमृत झाली तुम्ही होकार दिला दोघांचा विवाह झाला आणि मग याची राजधानी बसवली होती राजधानी उत्तर जोड़ो आगे उत्तर उत्तरवार मुगले जाती है शिकार कर दक्षिणी नहीं पूर्ण पड़ा खाली उत्तरे दक्षिण दिशे आणि दोन झालं आणि जायचं जायचा तसं त्यातन परत यायचा भाषा आहे जा बाहेर जाण्याची आणि आत येण्याची बाहेर यायचा आत यायचा दक्षिण तो तो एक स्वीकार कर एक तो दो पूर्वे आशिने का एक एक दोन आकार एका दिशेला दोन शिकारी झाली जाईल आणि राजधानीचा शिकारी झाली जाईल जागा दोन आणि दोन चार पाच आणि दोन सात आणि दोन नऊ जागत आता नऊ द्वारा तो किती गा गा ते तो नहीं। किती किती, किती तो ते, तो ते तो क्या स्त्री शिवा एकमे शिव एक सोन इक तीनशे साठ बंधर्व आणि तीनशे साठ बंधर्व क्रिया यांची सेना याच्या राज्यावर सारखे आक्रमण करू लागले आंदोलन करू लागले त्याला भाग माहिती आपल्या राज्यावर कुणीतरी बाहेर आक्रमण करत या चाल ज्या जरा म्हणजे कळलं आपल्याला उर्धा आणि जला आहे ना ती जला येण्याचे आहे तिथे निशान येत जवेळेच्या निशाणाच्या रंगाला पांढरा आता आम्ही गोजले हेअर डायल वापरतो तो व्हायला दिसतो आणि प्रथम कुठे अशी ध्वजाला सांगितलं कुठे लागते ती ध्वजा ध्वजा करुणामुळे कामाच्या पायावरती प्रथम पाडे होता. आई जब की का नहीं आम आईतर साहुआई ते तीनशे साठ अंदर त्याच्या तीनशे साठ क्रिया आणि एक दिवस त्या सर्वांनी मिळून त्याच्या राजवून दिली घडावून पेटली आणि मग हा गोष्टी घडू लागला बसवलं माझ्या डोळ्यात ते काय पाहत मी असं कस आणि माझ्या सगळ्यांचे कसं होणार आधी चिंता करत असताना आता पुढा हा वापरून राही सहागती म्हणून सरात मला माते चितवा बघून त्याचा प्रेम आला की बाबा माझं स्मरण होण्यासाठी आधी जन्मामुळे माझं स्मरण करा तर छोटी आठवण्याची शक्यता म्हणतात तेव्हा म्हणू की काय तेव्हा म्हणाल सुद्धा जो जन्मंद सोने शेवटच्या प्रयत्न करत होते आणि काम जवळ मेदा करत नसते शब्द नव्हते म्हणून होती काहीतरी वाटून वाच गोविंद काहीतरी म्हणायचं असेल खूप पैसा आहे त्यांनी भिषे वगैरे बोलवले बाबाजी सांगण्यासाठी त्यांनी दे चरुण चरुण। पार जी काम अरे मैं जोड़ रे आज नहीं जीवन का आणि सन्मान निघते तुम्हाला ते वाके वाके ते वापरी वापरी असं उदय करू नका आम्हाला घ्यायला नाही काम काय कुणा कृष्ण काय आज राम काय चिंता करतो विदर्भ येतात विदर्भ येतात राजा त्याची कधी वैदर्भी म्हणून बाबानी राजा वैदर्भित्र लग्न करून दिव्या राजा कुमार लोकांची तो मला पती राजा बरोबर तयारी झाली आता पती ज्या टीतेवर सगळ्यांनी आग्नी दिला आता त्या आग्नीमध्ये प्रयोग करणार किती विजय श्रेष्ठ माझ्यावर जबरदस्ती नाही कुणाची पण ही होऊन सगळं करायला तयार आहे तू ए पूर्ण काल काय असलेले असत नाही म्हणून आम्हाला आज सांगता येते तो का सांगितलेला राजधानी बसवण्यासाठी भूखंडाच्या सुधार तुझा पण त्या भूखंडाच्या नागात तो नी नी नार। जी आपण आपल्याला या रूप रूप उरवायचं पाहिजे कोण आपण जे दुसरं कोणी नाही पुरणज्ञान म्हणजे जी व पुनरपिन पुनरपि मरणन पुनरपि जननी जटले शयनमृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू या खेळ्यामध्ये आढटलेला जीव हा जीव सोडत असतो काय भूखडणं म्हणजे देव त्या देश प्राप्तही होतो समान कर्म कर्म बाकी कमी कर्मभूमी आहे तिथं करायला स्वतंत्रता नाही तिथं करायला स्वतंत्रता आहे भोगायला राष्ट्रीय पौस का उत्तम है योग्य भाव राय पेड़ अपने स्वतंत्रता है शारी पेड़ नीह मंडा कपली कि कपडेल व्यापारी नाही आपल्यापर्यंत दुख दुख कोणा जीवाच्या डोक्यावर लाजत नाही ज्याच्या त्याच्या प्रामर्शानुसार ज्याच्या त्याच्या कर्मानुसार कर्मानुगती येईल हो, तो नौ महीने जर का प्रशस्त का याचना है तुम किए प्रसुती वेगाच्या योजना आहे त्या सगळ्यात मला मी तुझं स्मरण करी तुझं स्मरण करी तुझं स्मरण करी म्हणून तर तू इतकं जर माझं स्मरण करीत कशाला नोकरा येऊ दे जन्माला होत आणि जन्माला आल्यावरची पुढे आणि तो जी लहान मुली जन्म स्वर असतो कोह म्हणत असतो मी कोह मी कोण आणि या मी कोण या प्रश्नाच्या वेळेस अज्ञानाचा जात असेल तर उत्तर देहून येत आणि ज्ञानाचा देवाचा प्रकार तो सहाम अहम सहा बहुत अंधकार राजा अभिज्ञ ना निर्ग नहीं भूखंडहम्या मग हा नरेहा भूखंड त्याच्यामध्ये युवती भगवंतानी तुम्हाला सर्वांना जी बुद्धी दिली आहे ती युवती आहे आपण बुद्धीच्या आधी उपनिषदांत आपल्याला म्हणतात कृतम बरा प्रज्ञेच काम आहे सूक्ष्म सूक्ष्म बुद्धी पाहिजे पंच ज्ञाने पंचकर्मी धारे होते बुद्धि से तरंग क्षण क्षणा पारती रंग धरू जाता रंग तरको पार तरी अपेक्षा, मैत्रीत आकांक्षा तीन से तीन से सात तीनशे सात गंदरिया सातशे वीस त्याच्या जोडी असल्याला आणि त्याच्या जोडीला काळ व्यक्ती आक्रमणात आयुष्याचा नाश होतो रामचा किती आयुष्य गेलं भारच नाही आपल्याला किती सोडत राहिली त्याचं भाव आणि एक दिवस अकस्मात झाला पडतो मृत्यू असो आणि मग पण त्या मृत्यूच्या वेळी सुद्धा चिंता करतो बायका मुलांची आपत सुखी यांची पुन्हा जन्म जन्म घेणे वासनेच्या संख्येच राहणारे वासना खाली तर हरिरूप बसने का बोला हरी बोला बोलनेशि नहीं हरियाली बोला हरिहरी सक मारा पद्धति चला सर निश्चित कल बी अभी हरिहरी कर राम राम म्हण रा अगर रामनाथ मी ती आमदार पण इथं आठवले असेल राजधानी अगर उत्तर दिशे दोन दूर एक दिशेला फक्त रक्त शंकरच प्रमाण वाढलं म्हणजे एका दोन <laughs> दिसतात दो दोन भोक नाका माणसं असं नाक पाहल तरी भोक शिलभ त्यांनी तो बंद विचाराची शिकार करतो त्याच्या खाली एक बाब आहे तो एका दोन दिशा शिकायला जातो एक रचना आणि एक, एक शब्द रस विषय रसविषयी शब्द विषय मुखाचा उपयोग दोन विषयी उपयोग होण्यासाठी रसविषयी भोगता येतो आणि शब्दविषयी बोलता येतो कानाने ऐकता येतो पूर्व पश्चिमची दोन जाग आहेत देव कान शब्दविषयी आणि दक्षिण प्रदेश दोन जास्त मल निर्जन आणि मैत्रूण ग्राम नवका आणि लक्षात प्राचीन पारिवार नावे लागे वेगळं उद्योग परिवार त्याच्याबद्दल पालन झाला स्वयंभ्र आहे नावाचे आणि पुत्र निर्माण झाले ते श्रीमंत भागवरामध्ये आणि त्यांच्या मी त्यांना धर्म म्हणायलाच तयार नाही ते पंथ आहे जैल पंथ आहे लिंगाय पंथ आहे पंथ आहे धर्म मात्र अवैधिक आहे वेद न मानणारे आहेत आपल्याच धर्मातल्या संकल्पना त्यांनी कल्पना म्हणून घेतलेली आहे सगळ्या मुळे कुठ पाहिलं आहे आम्ही अर्ध्या असं बाकी काही मूळ बेसिक तत्वज्ञान एक विषय नहीं राज्य का उठा सगरा भगवंता आराधने से उपास शंभर पुत्र आहेत क्रमांक एक चा पुत्र त्याच नाव भरत आपल्या या मोठ्या प्रशस्त द्वीपकल्पाला दिवस द्वीपकल्प जे आहे त्या सर्वात मोठ्यात मोठा द्वीपकल्प आपलं जंतप आहे त्याला भारत वर्ष नाव मिळलंय ते या वृषभदेवांच्या ज्येष्ठ पुत्र भरतामुळं भारत नाव घडले निशुंतरता ह्या नावाचे संबंध नाही ऋषभदेवांचे ना क्रमांक दोन दहा हा पुत्र आहे त्यांचं जीवन ऋषित उरले आहे राजपुत्रातून तुला ए, मुझे अंतरिक्ष प्रबुद्ध दुर्मी चमथ कवर अंतरिक्ष नव नारायण की महाराष्ट्र मधे कार्यमना झालं आणि उडलेले नंद पुत्री ते सामान्य राजारखे असं त्यांचं वर्तन आहे ऋषभ देवांचं विशेष आहे राज्याचा आभार करत असताना सुद्धा त्यांची ब्रह्मनिष्ठा काही आलेली नाही ते ब्रह्मनिष्ठाय उदाहरण सांगायचं सुखाचा सुख नागवा कोणा घेतले लवकिक देवांच्या किती फरक आहे एक शेती राजा आहे और नाही राज्य वर्ग सत्ता ब्रह्मन नहीं ब्रह्मनिष्ठे गर्जे आगे, आगे, आगे स्वतंत्र राजे राजभूमकरण विश्व उद्योग असे पण ईश्वर निष्ठा येईल ब्रह्म निष्ठे आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठात ब्रह्मन। पुत्रा वारंवार उपदेश करायचे तो उपदेश धर्मच धर्माचं आचरण करा अनाचार करू नका आविचार करू नका ू नका आणि तुला आश्रय घेऊ नका अविचाराला देऊ नका सतत विचार करा विचार करा विचार करा विचारापूर्वक बोला विचारपूर्वक खा विचारपूर्वक प्या प्रत्येक आचार विचारपूर्वक करा संस्कृत विचार म्हणजे था। वेगळी करणे त्यातनं विचार हा शब्द निर्माण झाला विचार वेग का करावी लागते भगवत पूर्ण श्रीमनाध्यक्ष करत असताना ते शब्द प्रयोग केला सत्य मिथुनी कृत्य हा त्यापर्यंत शब्द आहे पण आतापर्यंत संस्कृत खूप आहे सरल है सत्य विश्वी दृश्य विश्व है ना सग नहीं सगटे नहीं है विश्वास जे जी कहीं पदार्थ है जे जी कहीं वस्तु है ये जी कहीं संपूर्ण खोटे खर ही नहीं मे सत्य है आमृत है अगली मिस आवती होता महीन वारकारी है मार्षा जव जव सा महीने चीज है जीवन है शुद्ध प्रतिफळाचे दश्मी आळंदी ते पंढरपूर चालायच शुद्ध लक्ष्मीचे पौर्णिमा पंढरपूरात वद्य प्रतिपदा पंढरपूर ते आनंदी चालत वज्य लक्ष्मीच्या आनंदी ज्ञान व्हायच्या समोर त्यांचे हरिकाळ भजन शेवट होणार असतो दिल दोन वाजता हरि काढाचं भजन संपाय एकादशी आनंदी केलो त्या काम करणाऱ्या महिला माझ्या बुद्धीवर शेल ला व्यायाम कशाला वगैरे सगळे सगळे मग मी बघू लागलो हुबळे साक्षा नमस्कार चालतो फोटो शेंगराने निवडले म्हणून बोलत नाही तर कुणाच्या मुखात काहीच गेलं नसतं सगळं टाकून द्यावं लागलं काय दिसत दाण्याचा ना, ना, एक ना। मार्केट आहे जुनी म्हणजे आपल्या भागात आणि फळांचे स्टॉल आहे त्यांच्या गाय वाळवतात काळ्या नवीमध्ये काळ्या नदीचा भाव काय त्याच्यामुळे मी सांगतात काय चालत मी सर मी खरं काय फक्त काय थोडं वेदांत सांगतो बाबा खूप वेदांत आहे म्हणजे तुम्हाला त्याचा प्रेम असू नको अति प्रिय ते परत आणि नायचे असत्य है न टिकना अस्तित्व भातित्व प्रेम टिकना क्षण क्षण बदल है वेदा बदल नित्य है प्रत्येक क्षण अपने महात्मा भ्रीय भाषी परम जी है बदलने ला अस्तित्व भाषित्व स्त्री का माए का प्रभाव है आपले आपल्या देश राज्यकालभार सोपवला होता आणि सर्व धक्त होऊन कधी बाळ कधी जन कधी मूक कधी बरी कधी उन्नत कधी पिशाच अशा खाल्लं आणि असे ऋषभ देव वनावनात संचार करत असताना एक देवच्या लग्ना शिंदत असताना तुम्हाला तुम्ही वणवा पेटला आणि ऋषभदेव त्या वणवा झाले आता भरत दे असा उद्देश राज्य केले आणि राज्य आपल्या पुत्रावर सोपून हा भरत राजा भरत महा झाले गणपती नदीच्या पाठी पुराश्रम नावाचा आश्रम मानला त्यांनी आपल्या ध्यान लागण्यासाठी हाती उपासण्यासाठी आणि आश्रमा आसनावर बसलेल्या असताना आश्रमा लागून महाराजांची गणडकी नदी त्या नदीच्या एका काठावर निकडच्या काठावर एक आसन्न प्रसवांबी मार कोटा बाधित हो सग लंब उड़ी मारने आधी हरण बाला निरोजी देने आधी जन्म झाला आणि ते जन्माला आलेल्या आयुष्यावर त्या गणपती नदीच्या पाचात पडून झालेला आणि परिसरच्या काठावरती गत प्राण पडले आपल्या आसनावर बसलेले दयाभूते दया करणे असे जी दात जाती मुख बघेल चतुष्पाद चांगल्या आश्रमा गणपती नदीच्या प्रवास करते उचललं त्याला धुरून आल्या आश्रमामध्ये त्याचे डोळे वगैरे नव्हते आणि त्याच संगोपन त्याचं संबंध त्याचं लाल पालक हरिण शावकाला सांभाळला इतक्या आहाण बालकाचा हरिणा केव्हा स्नेहभाव निर्माण झाला कळलं नाही तो का आयुष्याचा गेला क्षण देऊळ आला दिवस शेवण्याचा आणि त्यावेळी भगवत चिंतन न करता चिंता लागली की माझ्या मागव हा कोण सांभाळणार कोण हे करणार त्याला माझी सवय आणि आधी हरिनाथी चिंता करता करता शेवटचे श्वास बाहेर पडले आणि ते पुढचा जन्म हरिणाचा मिळाला उपासनाची झाली आराधना इतकी की पूर्वजन्माची आराधना उपासना भगवत चिंतन हरिणाऱ्या जन्माला येऊन सुद्धा चिल्लक राहील आणि मग खरं की आता कोणाच्याही स्नेहक गुंतयचं नाही आणि आपल्याही स्नेहात कोणाला गुंतून घ्यायचं जय की जयते न चिंटे पद्मी हरिणी मुक्त हो मुक्त जो चेतना में सुचीनाम त्रीननाम योगी जो के कर्म करण्यामध्ये होता वैगिक होता त्याच्या घरामध्ये आणि ब्राह्मण जन्माला इथं सुद्धा कदाचित पाहायचं नाही ब्राह्मण चित्र करू नंतर अपत्य आहे पहिलं अपत्य आहे बोलत नाही मागत नाही पण ब्राह्मण पुत्र आहे निधन त्याचं मंगी बंद केलं पाहिजे मंगल्या तरी त्याचा उपयोग मंगी बंद दिलेला आणि गायत्री नंतर सीताला नाही नको ते भानगडच नको आपण आपलं चिंतन ही चिंतन दुसरं चिंतन नाही योगाची या ब्राह्मणाची पहिली पत्नी या बाळाला जन्म दिलेली की निवडत सगळेच केलेली होती आणि अशा प्रसंगाने निवृत्तीकडे ओळखात असं नाही तुम्हाला पूर्णिमान दहा गुजरात म्हणून होतो अहमदाबाद मणिनगर आणि जेव्हा पत्नी आपण पुण्यात आलो आणि आपण त्यांच्या समाध्याला सगळ्या मोठा दोन चौपी तीन चौकी मोठ्या जो वाऱ्याचा आपण आलो मामा काम होमांसाठी विचारणार कसा परत परत मामासाठी मामा ओ, होत नाही तो घालत होते नाही तर आनंद पाहिजे त्यांचा करत असतोस आणि मस्त कुठे ना समाजाला लग्न करून मोकळाला समाजाला करायला म्हणून म्हणजे परत चल नाही माळायचे नाही हाव नको नको नको भूक लागली नाही ताण लागले नाही काही नाही त्यांना राहून घ्यायचं त्या शाप्स बाबा म्हटलं ते शाप्स बंद प्रेम सापत ना सख्या भावात कोणते चालू केल होतो देवदर्शनासाठी ती भिंतीवरती चित्रपटातल्या जाहिराती असतो माझं लक्ष दिले चित्रपटात ना सख्य बनू सखे होईल साप राग राग राहून घ्यायचं त्यांना काय दिलं नाही दिलं मला का दिलं नाही म्हणणं नाही मान तर घराबाहेर गेले परत त्याची त्याची खात्री घरात बाहेर जाय काय माणसा क्षणच नाही म्हणायला पाहिजे जग भरत नाव पडलं त्यांचा वाटा त्यांचा हिस्सा तेव्हा त्यांनी ग्रेमृत्य होता एक दोन जी बाहेर पडले ते घराकडे आठवड्यात म्हटला पंधरा वेळा म्हटला तीन आठवडे आता मेहनत करत ये आता आपणच ने त्याच्या वाट्याचे वाटण्याची म्हणजे दोन प्रतींचा विस्तार करून तापमुळे असती एका आणि एका पत्नीवर चार व्यक्ती तो वाटण्यास वीस वीस टक्के नाही एका पत्नीच्या मुलाला पन्नास टक्के आणि उरलेल्या पन्नास टक्क्यामुळे साडेबारा साडेबारा टक्के ही हिंदू आता पद्धती आहे हिंदू तो कायद्याला वीस टक्के नाही दोन पत्नीचा टक्के असं वाटत आपण निर्णय घालवता एक नाही करत नाही राम काय अरण्य काय पाणी काय घाव काय शेवट काय धरलं दोन खणा बांधलं आणून का आणला का बांधला का कोणा दुसरे बरीचं त्यांच्या मंगल स्ना आणि गळ्यामध्ये तांबड्या पुष्पांची महाती तांबडी पोट तांबड्या नुसत्या गुळाची महा एक फक्त गंभशीरात राहायचं काही हरकत नाही पण एवढी पुष्पमायचे तेव्हा घालायची असती त्याला पुण्याला खडक वाचण्याकडे जाताना एक वाज म्हणून जावं त्या वाजावर कीर्तन म्हणून आणि कीर्तनाचा अहंगाचा भाव असं झाल्यावर आपल्या फोला कीर्तन पण आपलं कीर्तन करून आता मी सुटवाचं काय आले तरी आपल्याला आपलं फलची माल हक्की त्यानं भद्रकालीच्या मंदिरात आणलं आपा भद्राजी हो मूर्ती बंग पाहुल hmm. यासाठी माता भद्र स्वतः तिने आता घेतला आणि त्या तो तो त्याचा चेंडू साठवत महाल तू नाही तू नाही का हे काय घालून देशाचा रघुगण नावाच्या राज्या पालखी कस पाल कसून माणसं चार कोणाकडे गेला होता त्याच्यासाठी आपल्याला आत्मविद्या ब्रह्मविद्या प्राप्त निघालचा सेवया उपलखन ज्ञानी सत्वदर्शिना परी न्यान बर्वे जरी मनी त्यावे तरी ते संता सर्व स्त्रीचा अनन्य भावानी शरणार आणि त्यांच्याकडं ब्रह्मविद्या प्राप्त करून ह्या विषयाची सेवा करून या हिंनी राजा घालवला तो पालखी वाढण्यासाठी बोळी होते चार, चार एक लागलं काहीतरी युद्ध करून आणि तो पालखी वाढण्यात तपासलं झाला त्याला पाहून पुढे टाकता येण्यास शक्य झालं प्रवास थांबला माणूस पाहिले तिर उरले आणि म्हणून जायची माणूस शोधा सरकार काम असतो आम्ही शोधा तरी काही आमसो ना काम झाली त्याला त्या घरी असतील काम घ्या म्हणा घरी पण बसल्या काही फिल जर ता भ्रष्ट गुप्त करीब तुम्सा पुरा मजबूत है आपल्या म्हणजे तिरांचा भाग घालतात एकटाच राहील आपण एकटा भाग नाही कुठं नाही काय कसं करत राजायला तेव्हा कडे नाही तो तेव्हा लोक वेळ घेऊन काढला पाहिजे पालखी पण आपण हे जग भरत कसे चालत होते ते तीन ते नालखी भाषे सवय होते हे जे भरत चालत होते पण कसे आपल्या पाया किडा मुंगी कृमी इतर जी जंतुक आहे गौकाचं पापच पुढे जाणार नाही ना अशी काळजी घे त्यामुळे त्या गती आणि जे वर्षांची गती जमीन असताना त्यामुळे बसू लागले धक्के म्हणून काय म्हणजे सरकार आमचं काही दोन आम्ही विचारलं पण हा नावा घडलेला आहे ना पाऊ पाऊल उचल करून काय घडवलं आम्ही म्हण त्यावेळे सरकारांना त्रास होते का करून पारखी बसल्या माणसावर नक्कीच बनवत नाही आणि जे वाहत आहेत त्याला दिसून ज्यावेळी मला नागपूरला जायचं विभागाला अगदी प्रथम हा विचार आपले दे महाराष्ट्र एक्सप्रेस <laughs> <laughs> कोल्हापूरून निघून भंडारा आणि पुढे उतरून घ्यायला पाहिजे आलो सायकल रिक्षा नावाची वस्तू प्रथम पाहिजे आली प्रथम माणसानी माणसाला ओढून जा माणसाने माणसानं नागपूरात सायकल रिक्षा हेच माध्यम एका ठिकाणा काय श्रम असतील त्या माणसा नावा तस त्याला हळूहळू राज्यात मालकीच बसलाय त्याला कसले श्रम होत नाही जे गाडी आहेत त्यांना किती कटत तू पुन्हा विचारला विचाराला शिक्षा करू चालता येते काही म्हणलं नाही काही चालत राजानी पार्टीतनं मान ला गळती केली आणि तू जेड भारताना मान लागलाय चांगला घट्ट पुस्त आहे उंच नय मजबूत शरीराला आहे वजन लागले तुला सगळं चालता येत नाही काय म्हणल्यावर पालखीच खानदान सोडलं पण तो म्हणजे आणि जग भरत बोगला हे शरीर उंचा म्हणत असेल ते ही सगळ्याची उंची मजबूत आहे म्हणतो ते शरीराच लक्ष मी शरीर नाही मी अवयव नाही आत्मा घट्ट नाही आत्मा पुष्ट नाही आत्मा उंच नाही आत्मा जिता नाही आत्मा वजन लाल नाही आत्मा हलता नाही आत्मा भारी नाही आत्मा आत्मा आहे तो सदरूप आहे प्राणंद रूप आहे खडखडून तो राजा भानावर तो म्हणा बापरे हो मजून दिसत नाही मस्त घरी नाही कोणीतरी योग योगी पुरुष असावा पालखी थांबायच पालखी खाली गेली पालखीतून पाय उतार झाला आणि त्याच्यावर श्री संत चरणावर सात दंडवरच जोड घेतली मला मला आपला कबीनाथांकडे जायची गरजच उरली नाही वाटतच आपण भेटला उपदेश करायची आणि रघुनराजाला ब्रह्मविद्येचा उपदेश केलाय आयनात्ना ब्रह्म तत्व मती ब्रह्मात्मी प्रज्ञान ब्रह्म चार वेदाची चार महावाक्ये उदयच दिसेवाला वर्णन करत आहे गुरुमुखातन ज्ञान झाल्यासारखं वाटत पण ज्ञान हे आपल्यासोबत त्या ठिकाणी असते फक्त ते गुरुमुखात प्राप्त झालं अस ज्ञानाला आकार नाही ज्ञानाला वदन नाही ज्ञानाला रंग नाही ज्ञानाला रूप नाही ज्ञानाला अनुभूती आहे म्हणून एकतरी अनुभव आहे भगवंत अनुभवायच देव अनुभवायच आणि है? है हा अनुभव कसा आहे अनुभवी अनुभव आणि अनुभवीता या तिरुपुटीच्या पती हा अनुभव आहे की या अनुभवाच्या वस्तूपेक्षा अनुभव घेणारा वेगळा आवडत नाही म्हणजे काय होतं सोप्या शब्दात समजा सांगते ते देवचूळाला सांगतात तो आरे पाहि पण तसा पाहता पाणी दुरी सारखी जे जे पाहणं आहे त्या पाहण्यामध्ये आपण जे दृश्य पाहतोय ते पाहणं दर्श आणि आपण जे दर्शन घेतोय पाहतोय ते पाहणारे आपण द्रष्टात आणि बुढ़िया द्रष्ट्याला खांब पाहिला त्याच्या योगानी मला खांबपणा येत नाही मी खांबाची एकूण होत नाही नदी पाहिली एक एकूण होत नाही पण परब्रम्ह वस्तू एक मात्र आहे की परब्रह्माला जाणायला गेला असताना एवढं वस्तू सांगायची ब्रह्म अनुभवाला आलं तो ब्रह्मापेक्षा वेगळा होत नाही तो ब्रह्माचा अनुभव जातो तो ब्रह्म स्वरूप होतो कन्सेप्ट आहे हे ज्ञान आहे शाब्दिक ज्ञान नाही ती वाचा पंचवीची झाली अनुभव देव अनुभव संतांच्या अनुभवात विषय विष्णूंच्या अनुभवात विषय जात त्या उपदेशामध्ये आणि ब्रह्म अनुभवाला आहे तो पाचवा संद तिथ पूर्ण झालेला आहे पुढली नगी पूर्ण भगवते वासुदेवार ओम भगवते वासुदेवा